उपदेश केला त्यावेळी त्याला असं सांगावं लागलं की तुला मागे लागून जे व्यापक अपरिछिन्न स्वरूपात आहे त्या अपरिच्छिन्न स्वरूपातच खरं सुखाय व्यापक स्वरूपातच करत सुखा आहे किंवा व्यापो जो पदार्थ आहे तो सुखरूप आहे जो पदार्थ परिच्छिन्न आहे तो पदार्थ दुःखरूप आयोजनाची आहे असा त्याचा अवधान आधारी तिघंना ती वर्तमानची कत्तता आपल्याला सांगितलेली सूचना ही युक्ती आहे ती की ब्रह्मगुरुद्ध तो समोर न विघे व्यक्त असावं आणि आपण व्यापक स्वरूपाकडे जाऊ तस तसं आपल्याला त्या सुखाचे वर्मन घटील व्यापक स्वरूपाचं सुख आहे असं प्रतिपादन केलं व्यापक स्वरूप हे सगळं सुखाचं स्वरूप आहे म्हणून व्यापक होणे हा सुखाचा खरा उभा आहे परब्रम सुखरूप आहे ते जर मर्चे असतील विनाशे असतील दुःखाला कारण असतील तर म्हणता त्या मनात सह क्षमता येतो मग आम्हाला विश्वात सुख आहे असं का वाटतं त्याचं तुम्हाला सुख आहे असं वाटतं ना त्याचं आपण आम्हाला तो सुट माणूस असा नाही की ज्याची सुखार्थ विषयामध्ये झालेली प्रवृत्ती ठरली जरी सुरुवातीला किंमतीत सुख वाटत असलं तरी सुद्धा परिणामी झाल्याची कोणालाही सांगता येत नाही विषया की प्राप्ति आत्मा विषय बस आनंद आनंद निकमे परमेश्वर है पर ब्रह्म है जी गोष तुम्हें लक्ष्य विषया की आनंद रूप नहीं आनंदा देख नहीं विषय जो आनंद स्वरूपेश्वर महाराज लिखने की विषय यांचा औद्योगी तुम्हाला संबंध सांगता येईल त्याचा अंगभूत आहे त्याच पद्धतीने परमेश्वराच्या ठिकाणी आनंद असता तर तो तुम्हाला सगळ्याला सगळ्या विषयात सुख होत विषयात दुःख होत व्यक्तीभेदा सुख होतं व्यक्तिभेगाने दुःख होत वाघाला पाहून वाघणीला आनंद होत तुम्हा आम्हाला बघितल्या बरोबर अरे वा आता इथे राहण्याची सोयी आहे वस्तू सुखयला दुःखाला प्राण प्रपंच हा अनुभव म्हणू नये असा हा एक सुंदर प्रकार असल्या असं तुम्हाला नक्की लगतात या कृतकांत अनुभक्त असा योजने होणार जे जे काही फलं आहे ते अनुत्तर चित्तघनी जोड़े ने ब्रह्म पर्यत हमें सभी जी बहु अनुकूल आरी सगळ्यात परविंद्रापेक्ष ज्ञानेंद्रावर प्रेम आहे ज्ञानोंद्रापेक्षा आमच्या प्रणावर अधिक प्रेम आहे आमच्यापणा तुला म्हणून तिचा अधिक प्रेम आहे आणि आपल्याला माझ्या प्रेमाला मला कोणतंही कारण सांगता येत नाही निमित्त सांगता येत नाही आता प्रेमाचा मी आनंद रूप आहे आता आपल्याला स्वरूपाच्यामध्ये अनुप्रोशी भाव नाही हा करते शेवटीचा विषया तो अद्वैय स्वरूपाचा विचार आपण आता उद्या परमेश्वराच घटामध्ये ना प्रती नये तर घट मला भास म्हणतो आणि घट मला अतिशय प्रिय आहे असं म्हणतो म्हणजे घटाची अनुकूलता असल्या कारणाने त्याच्या विषयीची प्रियता माणसाच्या शिक्षा दिसते भाती प्रिय रूपाने घटातही अर्ज नाही आणि परिमेश्वराची बाकी असल्याची दिसून येते तिन्ही एक शंकाशी माणसाच्या मनात येते ऐकल्या बरोबर या पद्धतीने घटाच्या घटामध्ये अस्तित्वाची प्रती येते घट मला भासतो म्हणून भावाची प्रती येते पण आनंदाची का प्रती येत नाही तर त्याचं उत्तर आहे घटामध्ये आपल्याला ज्या निमित्ताने अनुकूलता वाटत असेल त्यानिमित्ताने होत नाही पण तिथे प्रियता आहे ही एक गोष्ट त्या प्रियतेमुळे आपल्याला असं मान्य केलं पाहिजे कि गटामध्ये जस अस्तित्व आहे गटामध्ये जसं प्रियत्व आहे त्याचबरोबरच त्याच्यामध्ये अस्तितत्व आहे त्याबरोबरच त्याच्यामध्ये प्रियत्व आहे ही पण गोष्ट मान्य केली पाहिजे तुमच सज्ज सर्वत्र व्याप्ती असल्यामुळेच त्याला आपण दुःख म्हणतो तिथे सुद्धा आत्ता भाती आणि प्रिय एवढ्या आहेत दुःख आहे दुःख मला भात आणि दुःख मला प्रिय आहे त्याच्याकरता दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या एक गोष्ट अशी आहे की दुःख म्हणजे शत्रूला जर दुःख झालं तर माणसाला आनंद एक म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी शत्रूच्या ठिकाणी झालेलं दुःख त्याच्या ठिकाणी प्रियत्वाचं प्रकरण होतं एक किंवा दुसरी गोष्ट आपल्याला दादा असं लिहिलंय की आपल्याला गुण झालेला आहे म्हणून शस्त्रेकून मारलं आणि ते मारल्याबरोबर आपल्याला त्याच्याविषयी दुःख वाटलं पण ते जे लागलं त्या गुण लागलं दामायाचे गुण कुठला माणसाला ते दुःखही याविषयी प्रिया म्हणजे दुसऱ्याकडे आता एकदा शत्रूचं दुःख कसं प्रिया हे सांगितलं आता आपल्या आपल्याला झालेलं दुःख कसं प्रिय ते बघ त्याच्या दोन प्रकार आहेत काही दुःख अनुकूल असतात आणि काही दुःख प्रतिकूल असतात अनुकूल दुःखाला शास्त्रामध्ये इष्टापत्ती म्हणतात वास्तविक हा शब्द ऐकल्यावर जी गोष्ट इष्ट असते आपत्ती म्हणत आणि जी आपत्ती आहे ती कधीही इष्ट नाही पण शास्त्रामध्ये काही इष्टापत्ती म्हणून अनेक वेळा सांगितलं जात त्या पौराणिक त्या राजा दशरथाच मात्र वर्णन असत राजा दशरथ आला त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला की तू आमचा मुलगा मारलेला आहे तेव्हा आम्ही पुढे पुत्रविरोगाने नरशी असा त्याला शाप दिला असा शाप ऐकल्यावर त्या राजा दशरथ आला शापामुळे दुःख होण्याच्याऐवशी इतका आनंद झाला कि तो गगनात मावत नव्हता हो का पुत्रेश तो असल्या कारणाने प्रिय नवल नहीं पदार्थ तुम्हारा दी पदार्था मधे ज्यादा सत्ता है ज्यादा स्फूर्ति है त्याप्रमाणे तुम्हाला तिथे आनंद प्रचितीला येत नसला तरी आनंद तिथे खास आहे कारण काय त्याच कारण की आपल्याला जी वस्तू अस्तित्वात आहे जी वस्तू आपल्याला प्रचितीला येते ती वस्तू जर अनुकूल असेल तर आपल्याला आनंद होतो गोष्ट सगळ्यांना माहीत आहे पण अनुकूल नसेल तर काही पदार्थाला ठेवून आनंद का होत नाही काही पदार्थ असे की आपल्याला त्याच्याबद्दल आनंद आप होत नाही त्याच कारण तिथे आनंद नाही का आपल्याला ना आनंदाची प्रती नाही असं आम्हाला विचारायचं तर तिथे आनंद आहे पण त्या आनंदाची तुम्हाला प्रती होत का प्रतिती होत नाही त्याची तुम्हाला कारण सांगतो म्हणजे एकतरी गोष्ट अशीच आहे की एक अशी वस्तू सुखयकाला दुःख देवी दुसऱ्याला वस्तू हीच आहे तुम्हाला कदाचित ती सुखाला कारणीभूत नसेल पण दुसऱ्याला ती उगवत त्याच वेळी सुखाला कारणीभूत आहे जर त्या वस्तू सुख नसेल सुखा जाणून तर त्याला प्रति देत तुम्हाला काय येते असं उत्तर आहे काल तुम्हाला दिलेल्या उदाहरणाप्रमाणे वाघाला पाहून वाजणीला जर आनंद होतो तर आपल्याला सुद्धा आनंद व्हावा त्याच्यापासून तो जर दुःख रूप आहे आपल्याला जर आनंदाची प्रती येत नाही तर वाजिणीला तरी आनंदाची प्रतिती काय हवी वाजणीची बुद्धी आपल्यापेक्षा जास्त पवित्रायलाय तर जास्त त्यामुळे अनुकूलता वाटते वृत्ती हे स्थिर अंतर्मुख होते आनंदाचं लिहिली आनंदाची विचार करून लिहिली आहे ती विचार करणे तिला पण लागू आहे म्हणजे वाघामध्ये अनुकूलता वाटल्याबरोबर त्या वाजणीला आनंद होतो वाघ आहे वाघ वाहतो व वाघ वाजणीला स्त्री आहे बाबतीत तीच गोष्ट आहे पण कित्येक वेळा सर्व पदार्थ होऊन आपल्याला आनंद होतो अस नाही काही पदार्थांच्या पासून आपल्याला आनंद होत नाही याचा अर्थ तिथे आनंदाची अनुवृत्ती नाही का आनंदाची अनुवृत्ती असली नाही उत्तर आहे की आनंदाची अनुवृत्ती आहे कारण आत्ती आहे भाटी आहे त्या अर्थी जी गोष्ट आस्ती आहे तीच भाटी आहे भाटी आहे तीच गोष्ट प्रिय असल्या कारणाने स्त्रिय गुरुजी असं म्हणून म्हणत असत स्त्री इत्यादी घटात असते का घट असते तर घट असते तर प्रिय असूच शकत नाही ती गोष्ट मुलाबद्दल तीच गोष्ट आपल्या पत्नीबद्दल पत्नी असते नसून पत्नी ती जी असते तीच भाती आहे तीच प्रिय पत्नी प्रिय आपल्याला नाही आहे असं त्याचा संदर्भ रम आपल्याला असं ध्यानात येईल त्याच्यानंतर आपापा निर्माण झाले तेवढं म्हणून आपण व्यापक करीत नाही आपलं दादात मी जेवढ्या पदार्थात आहे तेवढ्या पदार्थाकृत आपल्या लोक होतं जिथे दादात मी तिथे होत नाही असं का करत त्याच कारण आहे आपल्यालाही तिथे आनंदातून त्याची प्रती झाली असते होत असते तर त्याला दोन प्रकारचं ज्ञान प्रतिबंधक आहे घट ज्यावेळी तुम्हाला प्रतितीला येतो त्यावेळी त्या गटाविषयी जर तुमची उद्देश बुद्धी असेल किंवा गटाविषयी जर प्रियतेची बुद्धी असेल म्हणजे द्वेष्ठ बुद्धी असेल क्ष बुद्धी ही त्या आनंदाच्या आविष्काराला प्रतिबंध करत नाही तर तुम्हाला घट बघितल्या बरोबर ब्रह्मज्ञान व्हायला पाहिजे घट बघितल्या बरोबर आनंद व्हायला पाहिजे कारण पसंगी होतोय आणि तुम्हाला ज्यावेळी दुःख होतं त्यावेळी दुसऱ्याला आनंद होतोय याच्यावर असं दिसून येतं की घटामध्ये आनंदाची अनुवृत्ती आहे पण त्या आनंदाच्या अनुवृत्ती बरोबर त्याची होण्यासाठी जी निष्कृत्ती व अंतर्स वृत्ती पाहिजे ती नाहीये तिथे तुम्हाला त्या पदार्थाविषयीचा जो उपेक्षा बुद्धीचा वृत्ती आहे किंवा द्वेष वृत्ती आहे ती द्वेष वृत्ती किंवा उपेक्ष वृत्ती तुमचीच तुमच्या आनंदाच्या आविष्कारावर प्रतिबंध असतो नाहीतर आहे घटात अस्तित्व आहे घटात घातीत्व आहे घटात गृहत्व आहे कारण प्रसंगाने तुम्हाला घट आहे तर तुम्हाला ज्यावेळी दुःख होत इतराला आनंद झाला नसता किंवा तुम्हाला जसा प्रसंगाने आनंद होतो तसा त्यावेळी झाला नसता म्हणून घटात आनंदाची अनुवृत्ती तुम्हाला मानली पाहिजे आनंदाच्या अभिवृत्तीला तुमच्या उद्देशवृत्तीचा किंवा तुमच्या द्वेष वृत्तीचा तुम्हाला प्रतिबंध आहे असं मानलं पाहिजे आपल्याला त्या पदार्थाविषयीची जी आनंदाची वृत्ती आहे ती आनंदाची वृत्ती अभिव्यक्त झाली असते किंवा वृत्तीत आनंद अभिव्यक्त झाला असता हा प्रतिबंध असल्यामुळे तुम्हाला आनंद होत नाही दुसरी गोष्ट की दादानी याबाबत अभियत चार प्रकार घेलेले आहेत सगळे तुम्ही आता ते आपण वाचलेले त्याचा फक्त दादा उल्लेख करू की आत्मा परमप्रेमाचा विषय आहे स्त्री उतराधिक स्त्री आहे वाघ जिंचू इत्यादी द्वेष आहे आणि बाकी हे सगळे पदार्थ पदार्थ जवळ आला तर तो आपल्याला प्रिय म्हणतो ते आत्मशेष आहे म्हणून जे प्रिय आहे वाघ इत्यादी जे पदार्थ आहेत त्यांच्याविषयी आपली प्रतिकूल होते ते आत्मा परिमात प्रार्थना मा परमप्रेमाट परमप्रेमा आनंद रूपा आणि प्रतिकूल होते ते आपल्याला होते ते प्रिय दुःख साधनतेची बुद्धी होते ते अप्रिय सुखसाधनतेची व दुःख साधनतेची ज्यांच्याविषयी बुद्धी होते ते उपेक्ष आणि त्याच्याविषयी निमित्त सांगता येत नाही त्याच्याविषयी किती प्रिय ही सांगता येत नाही आता परमप्रेमाचा किंवा प्रियाची परम असलेला तो मावली आत्मा आहे असं दादा दिले आहेत आनंदाचे प्रकार दिले आहेत आनंदापेक्षा आमचा आनंद मोठा आहे त्याच्यापेक्षा तो मोठा आहे त्याच्यापेक्षा शक्तपथ मोठा आहे शेवटी ब्रह्मानंद किती मोठा आहे त्याचा परिमाण सांगता येत नाही इतका एका ब्रम्हिद्याला वासनाक्षयामुळे तत्वज्ञानामुळे व एकांत वासामुळे त्याला फार मोठा आनंद होतो त्या आनंदामध्ये सगळे आनंद वाजवता इतका मोठा त्याला आनंद होतो अशा आनंदाची प्रक्रिया असाही आपण विचार केला तर परमप्रेमादत्वामुळे आत्म आनंद रूप आहे म्हणजे आणि आनंद हे तिने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहेत असं आपल्याला याच्यावरून दिसून येईल आपल्याला गोष्ट सांगितली ती पुन्हा एकदा सांगतो एक आनंदाची अभिव्यक्ती न होण्याचं पहिलं कारण एक वृत्ती किंवा द्विशवृत्ती आहे आपलीच आपल्याला कशी बन्न करते त्या ज्या पदार्थाविषयी आपल्याला आनंद होत नाही असं वाटत त्याविषयी आणि दुसरं आपल्याला सांगितलं की दुध तुमच्या हातात दिल्यानंतर त्या दुधात लोणे आहे त्या दुधात तूप आहे तर तुम्हाला दुधात असलेलो तू तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्नांतराची गरज आहे नुसत्या दुधाला हातात घेऊन ते भागणार नाही यद्यपि दूध म्हणजे लोणे आणि तूप आहे किंवा दुधात ते आहे तसंच सदत्व जिथे आहे तिथे चिदत्व आहे चिदत्व आनंद आहे पण तुम्हाला अभिव्यक्त व्हावा तुम्हाला कळावा वाटत असेल तर प्रयत्नांतराची त्याला गरज आहे हे त्याच्यामध्ये लक्षात ठेव आता अशी म्हणता मनात सांगतायचे कि आपण आनंद या तीन पदाने परमेश्वराचं परब्रह्माचं आत्म्याचं वर्णन केलं तेव्हा हे तीन म्हणजे त्या तीन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेले तीन धर्म आहेत कि काय अशी माणसाची बुद्धी होणं संभवणे आणि जर त्याच्या ठिकाणी हे धर्म आहे अशी बुद्धी झाली हे त्याच्या ही त्याच्या ठिकाणी जाती आहे जर ठरलं तर त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वगत भेद आहे अशी माणसाच्या मनात शंका येते म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा स्वगत भेद आहे असं एवढं सगळं वर्णन ऐकल्यानंतर माणसाच्या मनात शंका येणं संभवणे शास्त्र सांगतो कि परमात्मा एक दैवानुदृष्ट व्यम अखंड एक रस आत्मा असल्याकारणाने एक आत्मा असल्याकारणाने त्याच्या ठिकाणी हा संगत भेद नाही त्याच्या करता पुढे ज्ञानेश्वर महाराज असं स्वच्छ लिहिणार आहे सत्ता सुख प्रकाशू प्रकाशूची सत्ता उल्हासू न अमृत आणि अमृतातलं मागुर जसं तुम्हाला वेगळं काढता येत नाही त्याप्रमाणे सत्ता म्हणजेच सुख सुख म्हणजेच प्रकाश प्रकाश म्हणजे पुन्हा सत्ता आणि सत्ता म्हणजे पुन्हा सुख म्हणजे सत म्हणजे चित चित म्हणजे आनंद आनंद म्हणजेच पुन्हा स पद्धतीने बोलायचं झालं तर सत म्हणजे चित चित म्हणजे सत हा चित म्हणजे आनंद आनंद म्हणजे पुन्हा चित आनंद म्हणजे सत आणि सत म्हणजे आनंद असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हे सर्व एक आहे यांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा अंश अंशी भाव अवयव भाव असा भेद नाही म्हणून आत्मा आहे असं श्रुतीच मनोगत आहे आणि हेच अद्वय पदाचं वैशिष्ट्य एकमेवा द्वितीय ब्रह्म या श्रुतीने आपल्याला काय शिकवलं या श्रुतीने आपल्याला असं शिकवलं की या परमेश्वराच्या ठिकाणी एक असल्यामुळे <coughs> सजा ती भेद नाही विजातीय भेद नाही आणि अखंड रूप असल्या कारणाने एकदा अद्वितीय ही एकार्थ अद्विती एक असलेली पद वापरलेली आहेत यावरून आपल्याला श्रुतीने परमेश्वराचं अतवय स्वरूप प्रतिपादन केलंय असं लक्षात ठेवायचं कारण स्वगतभेदाची शंका ही माणसाला ज्यावेळी सूक्ष्म विचार करतो त्यावेळी खरं तर पाहिलं असताना असं दिसून येत कि सर्वसामान्य माणसाला स्वगत वेद येत नाही अगोदर आत्मा कळला पाहिजे तो संशय किंवा सावय असं कळलं पाहिजे तर त्याला स्वगत वेदची शंका येईल एक ब्रह्म माहीत पाहिजे आत्मा माहीत पाहिजे माहीत पाहिजे म्हणजे हे दोन आत्मे तेव्हा दोघांवर एक जाती राहते अनेक अनुगत पहिली गोष्ट अनेक अनुगत असलं म्हणजे एकाचा पत्ताने अजून लागला एकच ता आत्मा कसाय ते अजून आपल्याला कळलं नाही तर त्याच्या जातीचा कळून हे शंका येणार येणार कसे म्हणून ती पण आपल्याला शंका येत नाही आता राहिली विद्यार्थी भेदाची शंका ती मात्र सगळ्या असं आनंदापादक आहे एक कपडा काढला म्हणजे पण ती दुसरी कपडा आणि आनंद हे त्या परमेश्वराचं स्वरूप असल्या कारणाने स्वगत भेद नाही हे त्याच थोडक्यात वर्णन आहे इतकं आनंद अद्वैय या चार पदांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल चित आणि अचित यांची ग्रंथी तयार झाली त्याच्या काय विलक्षण प्रभाव आहे तो बघा माही का वास्तविक विषमसत्तेमध्ये कधी ग्रंथी होऊ नये गाठ बांधण्यासाठी दोघांची सत्ता समान असायला दोन पदार्थांची गाठ बांधली जाते यापेक्षा कशी गाठ बांधली जाते त्यात सुद्धा वारकावा आहे कि दोन्ही किंवा चारही पदर जर मायेचेच असते तर माणसाने ही गाठ सोडली आहे किंवा चारही पदार्थ परमेश्वर स्वरूपाच्या पदराचे असते तरी सुद्धा ही गाठ सोडण्याची वेळ झाली नाही पण त्या मायेने परमेश्वराचं जे चिदत्व आहे त्या सत्तेचा आणि स्फूर्तीचा अनिर्वचनीय संबंध उत्पन्न होऊन या अनात्मक भासतो आणि तो इतक्या प्रस्फुट रूपाने आपल्याला भासतो कि सदत्वाच्या चिदत्वाच्या प्रतीसाठी कोणी कोणाला विचारावं लागत नाही घट असती अगदी जड असून त्याच्यात अस्तित्वात भारतीव तिथे आहे पण पूर्ण स्पष्ट नाहीये पण भातीत्व आपल्या बुद्धिवृत्तीत माणसाला चांगलं स्पष्ट आहे तो माणूस काय म्हणतो घट आहे पण घटात ज्ञान आहे असं मला वाटत नाही तुम्ही सांगून बघा एखाद्याला पटते का बघा घटात ज्ञान ही गोष्ट कोणाला पटणार नाही मी तुम्हाला शास्त्राच्या आणि दृष्टीने व्यापक दृष्टीने अस्तित्व भातीतो आणि प्रियत्व घटात असं जरी मी सांगितलं असलं किंवा असं शास्त्र असलं वा वस्तुस्थिती जरी असली तरी त्याच्या भानामध्ये मात्र फरक आहे प्रतितीमध्ये मात्र फरक आहे कसा फरक आहे अस्तित्व जडातही स्पष्ट आहे भातीत्व जडा स्पष्ट नाही जरी सामान्य रूपाने असलं तरी विशेष रुपाने नाही पण आंतरकरण वृत्तीमध्ये भातित्व कोण स्पष्ट आहे कोणाला त्याच्यात शंका नाही उलट एखाद्याला तुम्ही भेटल्यानंतर म्हणा काय रे तू गाढ हो सगळी तुला का हे कळत नाही निव्वळ मोर खायचं ढ त्याला इतका राग येतो की विचारताच होई नाही कारण त्याच्या वृत्तीमध्ये त्याचं भान आहे चित्त हे त्याच्यामध्ये चित्त वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झाल्यामुळे त्याची स्पष्टता तसं प्रतिबिंब घटामध्ये नाही म्हणून घटात अस्तित्वाचं भान आहे वृत्तीमध्ये भातितवाच भान वृत्ती ज्यावेळी स्थिर व अंतर्मुख होते त्याच वेळी फक्त आनंदाचं भान होतं हिरवे होत म्हणजे ती अत्यंत सात्विकतेला पावल्याशिवाय निर्विचार झाल्याशिवाय ती स्थिर होत नाही आणि स्थिर झाल्याशिवाय आनंद होत नाही अस्तित्व की सदत्वाचं आणि चिदत्वाचं भान स्पष्ट रूपाने आहे म्हणून परमेश्वराच्या सत्ने मायेच्या असताला परमेश्वराच्या चितने मायेच्या जडाला आच्छादन केलं म्हणून घट जड असून तो असत असून आपल्याला घट आहे आणि सिदस्वाने मायेच्या असत आणि जड या दोन भागाला आच्छादित केले आता मायेचे के दोन भाग राहिले उरलेले त्याने भगवंताला सांगितले की तू माझ्या दोन स्वरूपाला आच्छादित केलं आहेस आता मी तुझ्या दोन स्वरूपाला आच्छादित करते ती तुझी दोन रूप म्हणजे कोणती अद्वय आणि आनंद आनंद अद्वय स्वरूप आला मायेन आच्छादित केल्यामुळे आपल्याला द्वैताची आणि दुःखाची प्रतिती जास्त स्वरूपाली होती म्हणून आपल्याला प्रतीत चार पदर कोणते तर दुःख आणि द्वैत याची प्रतिती आपल्याला प्रस्फोट रूपाला होते कुणालाही बाजारात भेटून याच्याबद्दल संशय असलेला माणूस माझ्याकडे नाही याच्याबद्दल संशय असलेला माणूस तुम्हाला जगात सापडायचा नाही प्राणी सापडायचा नाही सुद्धा प्रत्येकाला अस्तित्व आहे प्रत्येकाला भातीत्व आहे प्रत्येकाला दुःखाच्या प्रतीसाठी काही करावं लागत नाही प्रत्येक माणूस ओरडतोय मी दुःख आहे त्याला कोणी सांगून जा उलट म्हणून बघा एखाद्याला सुखी म्हणून त्याला ते चालत नाही तुम्हाला मी अनेक वेळ कीर्तन प्रवचनात सांगितले आणखीन एकदा तुम्हाला प्रयोग थि सांगून घेऊ हा प्रयोग इथे जे जमले लोक आहेत त्यांच्यावर करायचा नाही मात्र खूप गरज कायम त्यांना करायची जो इथे आला नाही त्याच्यावर हा प्रयोग करायचा असतो तो प्रयोग असा तुम्ही माणूस भेटला की त्याला आपण असं म्हणायचं की तुमचं बराय पहा यापेक्षा काय म्हणायचं नाही काय म्हणायचं तुमचं बराय पहा ऐकल्याबरोबर त्याची प्रतिक्रिया जी होईल ती प्रतिक्रिया अशी होईल की माझं बरं तुला काय बो काला तुझं काही बिघडलंय काय म्हणजे त्याला तुझं बरं आहे असं म्हटलेलं चालत नाही तू सुखी आहेस असं म्हटलेलं चालत नाही का चालत नाही त्याचं कारण त्याचं खरं बरं नसतं म्हणजे त्याच खरं बरं असत तर बरं म्हटल्यावर त्याला वाईट वाटायचं काय कारण असत माणसाला असं वाटत नाही म्हणजे कोणालाही तू सुखी आहेस असं म्हटलेलं चालत नाही मूर्ख म्हणाला ते चालत नाही म्हणून ज्ञान आपलं मोठं वाटत दुसऱ्याचं मोठ वाटत असं काय होत हे या अविद्येचा परिणाम आहे की अविद्या ही आपल्या सुखाला आवरण करते म्हणून दुसऱ्याचं दुःख सुख मोठं वाटत आणि आपल्या हिजतद्वाला ती आवरण करू शकत नाही म्हणून आपलं ज्ञान मोठं वाटत आता अद्वैताबद्दल बघा कोणाला अद्वैताच बोलून बघा भेटल्यावर दुसरा प्रयोग करा त्याला इतका आनंद होतो की विचारत असून त्याला सांगायचं त्याचा हात बघायचा त्याला एक सांगण्याकरता त्याला युक्ती केली पाहिजे सांगायचं तुझा हात मी पाहिला मोठा तो गोष्टी माणूस आहे तुझ्या घरामध्ये सगळे लोक तुझ्यावर आनंदी आहेत तू सगळ्यासाठी झटतोस पण तुझ्यासाठी तो झटत नाही खरा तुझ्या घरामध्ये दुःखी दूत आहे हे तुझं आहे का नाही खरं तो तुम्हाला कसं कळलं तुम्हाला कसं कळलं कसं कळलंय बरं वाटत दुःखी म्हणले म्हणजे दुःखाची प्रतिती स्पष्ट असल्यामुळे तू दुःखी आहे त्याला बरं वाटत आणि सुखाची प्रतिती नसल्यामुळे सुखी म्हटलेलं त्याला सांगणं अद्वैत सांगा कोणाला पटत नाही द्वैत हे न सांगता मनसा अंगी रोम रोमात शिरले कि म्हणून अगदी तुम्हाला खरं सांगू माणूस जो आईच्या पोटात न जन्माला येतो त्यावेळी द्वैताचा निश्चय घेऊनच बरोबर आहे अज्ञान घेतल्याशिवाय अज्ञान कारक द्वैत घेतल्याशिवाय माणूस प्राणी जन्माला येत नाही माणूस कुठला घेऊन म्हणजे तुम्ही कशावरून सांगितले त्याला एक चांगलं उदाहरण असाय माझं नेहमीच मी पाहिले बारखाने हे तुम्हाला सांगतो म्हणजे बनवा बनवी नाही अनुभवी आले अंगाती देत ते निदान उदाहरणाच्या बाबतीत लहान मुलाला जर आई दूध पाजित नसे तर ते लहान मुल अत्यंत लहान कि जे तनंदी आहेत ते आई दूध पाजीत नाही म्हणून जर रागावलं तर आईला चपराक देत आपल्या गालावर मारून घेत नाही त्याला जर मारायचंच आहे तर आपल्या गालावरच मारित नाही त्याच्या वैताचा भेदाचा पूर्ण निश्चय की माझा गाल आणि आईचा गाल वेगवेगळा आहे आई निराळी मी निराळ्याचा त्याच्या मनात निर्धार आहे म्हणून त्या आईला मारता आपल्याला मारून घेतला म्हणून उपजत आज्ञानी आपलं करायला उपजत आज्ञानी हे वर्म जाणवणे बर झाले झाले लोटांगण गणेश कुठेही विषयाला कुठेही लोटांगण आपण घालवायचं कारण आत्मस्वरूपाचा अज्ञान अगदी जाम पक्का असल्याचं बसल्या म्हणून आपण जन्माला येताना अज्ञान आणि भेद निश्चय घेऊन आलो असल्या कारणाने जीवभाव घेऊन आलो असल्या कारणाने हा भेदाचा द्वैताचा निश्चय पूर्ण आहे म्हणून आपल्याला द्वैताची प्रती प्रतिती प्रस्फोट रूपाने कोणाची सदत्वाची दुःखाची आणि द्वैताची असं प्रतिती काय काय येत नाही असं ताची प्रतिती कधी येत नाही घट कधीही वाटत मी अज्ञानी असं कधी माणसाला वाटत नाही म्हणून असं ताची जडाची प्रतिती अद्वयाची प्रतिती आणि आनंदाची प्रती प्रतितीला न येणारे चार अंश आणि प्रतितीला येणारे चार अंश त्या दो दो दोन अंश परमेश्वराचे आणि दोन अंश मायेचे म्हणजे दोन मायेचे व दोन परमेश्वराचे प्रकट आहेत आणि दोन परमेश्वराचे व दोन मायेचे अंश अप्रकट आहेत आणि हे दोन एकमेकांमध्ये मिसळून त्यांची झाली ग्रंथी गाठ तयार झाली चित्त आणि अचि विषम सक्तीतल्या दोन पदार्थांची गाठ झाली आणि ही गाठ झाली असल्या कारणाने यालाच शास्त्रामध्ये अन्योन्याध्यास असं म्हटलेलं आहे परस्पराचा ठिकाणी झालेला जो अध्यास त्याला संतात त्यात अनात्मपदार्थाचा स्वरूपाभ्यास आहे आणि आत्मपदार्थाचा मात्र संसर्गाभ्यास आहे नाही शून्यवादाची आपत्ती आपण टाळू शकणार नाही म्हणूनच या अन्योन्याध्यासामध्ये ही गोष्ट मुद्दाम ध्यानात ठेवली पाहिजे की दोन्ही जे अध्यास स्वरूपाची नसून अनात्म पूपा ध्यासच आहे आणि आत्म्याचा संस्था ध्यासच आहे इतकं जर आपण त्यांना ठेवलं तर आपल्याला ही चिदचिद ग्रंथी कशी झाली ही लक्षात येईल आणि या चिदचिद ग्रंथीमुळे यांची प्रतीती प्रती येऊनही व सीत हेच आनंदाने अतवैरूप असूनही आनंदाची व अतवयाची प्रती येऊ नये व दुःखाची वद्वैताची प्रती येऊन नको त्या विषयापुढे हीनदीन होण्याची पळे आपल्याला आली हे त्याचं मूळ शास्त्रीय कारण हे गरम आणि शास्त्र असं सांगत कि जर या चित्रग्रंथीचा आणि ते, ते परमेश्वराचं मुख्य स्वरूप आहे ज्यावेळी परमेश्वराचं आपल्याला पूर्ण ज्ञान होईल त्या प्रोक्ष साक्षातकारामध्ये जगताचा बाद होईल म्हणजे नामरूपाचा बाध होईल व त्या नामरूपाशी आनंदाने आज होय सत्ता आणि सदरूप चिद्रूप आनंद रूप व अदय स्वरूप परब्रम्ह आहे असा तुमचा निर्धार होईल आणि त्या परब्रम्ह स्वरूपाच्या ठिकाणी अखंड एक रक्कता असल्यामुळे त्याच्यामध्ये भेदाचा लेश नाही कोणताही पदार्थ त्या सत्तेमध्ये नाही हा एकंदर वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे आणि स्वगत वेदाची महत्वाने असलेली जी शंका कारण या मागच्या प्रकरणामध्ये सदत्वाचं आणि सिद्धत्वाचं वर्णन झालेलं आहे आता या प्रकरणामध्ये सदस्वाचस्वाच आनंदाच वर्णन होऊन परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी एवढ्या पदांच्या मुळे त्या परमेश्वरात कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण होत नाही असं सांगायचं ठिकाणी असं सांगायचंय एक शंका येणं संभवनीय कि मग तुम्ही सच्ची आनंद आणि अद्वय रूपाने तरी का वर्णन करता किंवा श्रुती असं कसं वर्णन करू शकली त्याचं वर्णन करण्याकरता महाराज म्हणतात शब्दाचा स्वभाव आहे काय स्वभाव ही तो अन्यांची व्यावृत्ती करून स्वतःच्या अर्थाचं ज्ञान करून देतो तर हे सगळे शब्द ही सगळी नाव अन्यांच्या व्यावृत्तीसाठी आहेत असंही या प्रकरणामध्ये मुद्दाम सांगितलं जाणार आहे म्हणजे दोन गोष्टी अन्यांची व्यावृत्ती करणं व परमात्मा स्वगत भेद विवर्जित म्हणजे आनंद आनंद म्हणजे आदोय परमात्मा असं सांगायचं असल्या कारणाने अन्नची व्यावृत्ती करून हे सांगायचे यद्यपि परमेश्वराचं स्वरूप सांगते वेळी ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे स्वच्छ ते कीर अना अजाती तरी आम्ही त्या वर्गाची राहती माझी ओळखावया श्रुती खुणे केली वास्तविक ही गोष्ट माहीत होती की परमात्मा कोणत्याही शब्दाचा विषय होत नाही ते अनाम आहे त्या कोणतं तुम्ही सांगण्याची गरज नाही कारण वेदू काय काय न सर्वज्ञ तुल्य वेद काय बोलला नाही त्याला ना सगळं ज्ञात असल्या कारणाने सर्वांचं वर्णन केलं आहे असं असूनही ही गोष्ट माहीत असून कोणाला श्रुतीला ही गोष्ट माहीत होती की ते कीर अनाम परमात्मा नामरित आहे त्याच कारण परमेश्वराला गुण नाही रूपनाचा गुण नाही किंवा कोणताही गुण नाही निर्गुण असल्यामुळे तिथे कोणताही संबंध नसल्यामुळे नामाचा संबंध नाही परमेशाती खरोखरी तो आजाती जाती रहित आहे त्याचं कारण एकच असल्यामुळे अनेक अनुगतता असणारे जातीचं स्वभाव आहे लक्षण आहे त्याप्रमाणे तिथे जाती संभवत नाही हे माहीत गोष्ट असूनही श्रुतीने अविद्या रात्रीमध्ये अविद्या अविद्येचा आवरण आणि अविद्येचा विक्षेप हा झाला अविद्या समूह या अविद्या समूहा मध्ये भरकटत फिरणारे जे जीव त्या जीवांच्या कणवेने त्या, त्या भगवंताला ओळखण्यासाठी म्हणून केली जो संकेत केला तो संकेत म्हणजे दृष्टांत दिलाय मुलगा जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या कपाळावर चिठ्ठी लावलेले आहेत काय हा हरि हा विष्णू हा गोविंद हा प्रभो असं काही लिहिलेलं नसतं उपजलीया बाळकाशी नाव नाही सयापाशी ठेवलेली नावेशी हो देतो त्याला म्हणजे तो हो म्हणतो हात मारल्या अवस्थेत हो देतो त्याप्रमाणे कष्टी गारहाणे तो संकेत संसारामध्ये कष्टलेली शेणलेले लोक आपले गाराण घेऊन त्या वेदाकडे गेले आणि वेदाला सांगितलं किंवा आम्हाला देव कसा भेटेल शोधून काढण्यासाठी म्हणून एक संकेत शोधून काढला कोणी श्रुती माउलीने आणि तो संकेत त्या देवाविषयी ठेवला आणि त्या संकेताने हात मारल्याबरोबर ओम तत्थि म्हटल्याबरोबर देव हो देतो नाही तर देव ओ देत नाही तर कणवेने अतिशय दयेने त्यामुळे सांगितल्यामुळे कोणत्याही रूपाने आपण त्याला नाव ठेवू शकत नाही जरी विष्णू सहस्र नाम असले तरी सुद्धा ती सगळी संकेत रूपात हौणाने सगळे नाम गौण नाम आहेत ते काही त्या परमेश्वराला आणि वाच्य करू शकत नाही किंवा कोणत्याही पदाच्या वाच्यवृत्तीला परमात्मा विषय होत नाही वाच्यता वेदक धर्म हा प्रकारचा त्यापैकी एकही धर्म त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे नामाची प्रवृत्ती होत नाही तरी सुद्धा या नामाचं काही वर्णन केलं त्याचं हेच कारण आहे की तुम्हाला त्या देवाची भेट व्हावी ब्रह्माचा अबोला फिटावा तो अद्वैतत्वे भेटावा ब्रह्माचा आपला अबोला किती दिवसापासून ब्रह्म आपल्याला बोलत नाही बोलणे म्हणजे ओळख असणे त्याच्याविषयी एकत्व निश्चय होणे तो आपल्याला बोलत नाही तो अबोला फिटावा अद्वैतत्वे तो भेटावा मंत्रू देखिला कणवा वेदी बापी वेदरूपी पित्याने अतिशय कणवेने मंत्र शोधून काढला आणि तो मंत्र म्हणजे ओम तत्ती हा मंत्र शोधून काढला आणि या मंत्राचा परिणाम असा की मागा पुढेश्वराचं अपरोक्ष ज्ञान होतं अपरोक्ष साक्षात होतो याच्यासाठी म्हणून वेदाने हे शब्द शोधून काढले आणि त्या शब्दाच्या द्वारे तुम्हाला जसं ज्ञान करून दिलं ओम तत् आणि तत् या तीन नावाने ज्याप्रमाणे परमेश्वराचं ज्ञान करून दिलं या ज्ञानाचं काय प्रयोजनाचे या उभयांच्या मधून महाराजांनी प्रतिपादन केले अगदी त्याच पद्धतीने यात सत शब्द आला त्या पुन्हा या सत चित आणि आनंद या मधला जो सत शब्द आहे हा तिथे पण आलेला आहे ओम सत आणि सत तर सत हे भगवंताचं नाव तिथे पण आले तर आपल्याला आता या सत चित आनंद आणि आधो या पदांचा विचार करायचा आहे या भगवंताच्या आणि नावाचा विचार करायचा आहे हे नाव जरी भगवंताचं निर्गुण बोधक असलं तरी नाममहिमा जी तेथे प्रतिपादन केल्याची इथे पण लागू असल्या कारणाने या सतचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळ्या तऱ्हेने केलेलं आहे सगळं आपण वाचव आपल्या लक्षात येईल ओम नामाचाही विचार महाराजांनी केलेला आहे तत् नामाचा विचार केला इतकं नव्हे तर महाराजांनी असं लिहिले तत म्हणजे का म्हणायचं जे सर्व ही जगा फरवते त्याला तो तत म्हणण्याचं कारण देताना दिले सर्व जगा फरवते शब्दात जग एक नावाला शब्द वास्तविक जग म्हणजे कार्योपाधी व कारणोपाधी याहून पलीकडे असलेला निरुपाधिक असलेला इतकंच नव्हे तर उत्पत्ती विनाश विवर्जित असलेला जे एक सर्व सर्व ही एक जो एक आहे म्हणजे स्वगतभेद सजातीय भेद विजातीय भेद आणि सर्व ही देखते सर्व पदार्थांचा तो देखत आहे सर्वांचा तो साक्षी आहे इतके सर्व साक्षी असल्यामुळे सर्वांना पाहणारा असल्यामुळे त्याला पाहणारा कोणी नसल्यामुळे तो जगाच्या पलीकडे म्हणून त्याला कार्य आणि कारण या उपाधीहून वेगळा आहे म्हणून तच म्हणायचे दूरदर्शन त्याच करायचं आहे तो कार्यकारण उपाधीहून पलीकडे आहे उत्पत्तीहून विनाशाहून विवर्जित आहे तो एक आहे तो सर्वता पाहता है पहा वेगड़ा ते तत्शब्दे बोली जे एवढ्या सगळ्याहून पलीकडे असल्या कारणाने त्याला सत नावाने ओळखलं जात हे जर त्या सत शब्दामध्ये असेल तर तीच गोष्ट सच हित आणि आनंद या अद्वै पदातही आहे अन्नची व्यावृत्ती करणं व स्वचा अर्थ त्याचं प्रकाशन करणं अर्थाचं ज्ञान करून देणं हा शब्दाचा मूळ स्वभाव आहे या सच्चानंद पदांच्या मध्ये ही गोष्ट असल्या कारणाने असं जड दुःख आणि द्वैत यांची व्यावृत्ती करून असा एक गोष्ट आहे की तिकडे पदार्थ अन्नची व्यावृत्ती करून अर्थाचं प्रकाशन करतो तिथे मात्र अन्नची व्यावृत्ती करतो आणि स्वतःचा अर्थ जो परमात्मा परब्रम्ह त्या परब्रम्ह तो प्रकाशन करीत नाही ही पद त्या परमेश्वर स्वरूपामध्ये दिली होती त्याच कारण नाम आणि नामी यांचा आभेद असल्यामुळे नाम परब्रम्ह वेदार्थे नाम नामी स्वरूप होऊन जातात नाम हे परमेश्वराचं परमेश्वराच्या ठिकाणी करणं व स्व अर्थाच ज्ञान करून देण्याच्या सांगायचं स्वर्गत सजातीय विजातीय भेदरही परमात्मा असून आनंदाद्वये ही पदे अन्नची व्यावृत्ती करतात व तीही आपली स्वतःची आठणी करून आपल्या अधिष्ठान स्वरूपामध्ये विलीन होतात वो शेवटी एक रच राहत असा या प्रकरणाचा मुख्य अभिप्राय आहे व त्यासाठी हे प्रकरण महाराजांनी लिहिलेलं आहे तेवढं आपण जर लक्षात ठेवलं तर आता सगळ्या वगैरेच तात्पर्य आणि त्याच्या वेळी समजण्याच्या दृष्टीने आपल्याला उपयोगाला येईल आता ह्या प्रकरणात सकल धर्मनिर्वाजित परमात्मा असताना त्यावर धर्मवान अशा भिन्न भिन्न रूपाने परमात्म्याची प्रसिद्धी होती परमेश्वराचं स्वरूप लक्षण लक्षणाचं काय कात्रिर व्यवहार वा लक्षणाचं प्रयोजन इथे परमेश्वराच्या ठिकाणी लक्ष लक्षण भाव जर आला तर लक्ष लक्षण भावाने धर्मधर्मी भावाने धर्मधर्मी भाव आल्याशिवाय लक्ष लक्षण भाव निर्माण होत नाही आणि परमेश्वराच्या ठिकाणी जर हा धर्मधर्मी भाव निर्माण होत असेल तुमच्या म्हणण्याप्रमाणे लक्ष लक्षण भाव निर्माण होत असेल सच्चिदानंद हे जर त्या परमेश्वराचं स्वरूप लक्षण असेल तर परमेश्वराला तुम्हाला एक अखंड एक रस असं तुम्हाला म्हणता येणार नाही त्याचं थोडक्यात उत्तर असाय आम्ही लक्ष लक्षण भाव कल्पित मानला असल्या कारणाने त्याच्यावर हा आमचा दोषी यावरून परमात्म्यामध्ये सोबत भेद आहे अशी आशंका उत्पन्न झाली असता तिथे निराकरण केले आहे सिद्धांत सांगतात सत्ता प्रकाश सुख या तिघीची कोणी लेख देशे दुःखपणे विख दुखा नाही कोणे शब्दाचा अर्थ आहे ते व्यावृत्तीकरण काय पहिलं सत्ता प्रकाश आणि सुख सत्ता म्हणजे प्रकाश म्हणजे चित्त आणि सुख म्हणजे आनंद सच्चित आनंद यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी इथे सच्चिद आनंद ही पद पुढे वापरले आहेतच पण प्रकाश आणि सुख ही पद इथे वापरलेली सत्ता म्हणजे प्रकाश म्हणजे कारण चित म्हणजे संवेद प्रकाश एकाचा अर्थ आहे आणि सुख म्हणजे आनंद ही तीन पद अन्यांची व्यावृत्ती करतात आणि स्वतः ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विलीन होतात ज्याप्रमाणे विष हे काय करत विष हे दुसऱ्याला स्वहून भिन्नाला मारत स्वतःला फक्त ते मारित नाही आपल्या स्वतःला स्वतः कधी विषय स्वतःही प्रकाराने स्वतःची अपेक्षा न ठेवतानावृत्ती करण्यासाठी आहेत हे स्व अर्थाच ज्ञान करून देण्यास समर्थ नाही असं मला सांगत मग कस अस परमात्मा अन्नची व्यावृत्ती करून आपल्या स्वस्वरूपाने निर्पेक्ष रूपाने राहत असतो असं तिथे प्रतिपादन करत सत्ता प्रकाश व सुख हे तीन शब्द म्हणण्याने आसदाची व्यावृत्ती होते चित म्हणण्याने जडाची व्यावृत्ती होते व सुख म्हणण्याने दुःखाची व्यावृत्ती होते श्रुतीने प्रतिभा चित्रानंत ती शब्द वास्तविक परमात्म्यामुळे ते स्वतः विष होत नाही ते इतराला विषय होत फक्त स्वतःला विषय होत नाही त्या विषयाला विचारलं तू कोणा कोणाला मारत असतो म्हणून मला कळून सगळ्याला मारतो मी तुम्ही मराव फक्त नाही बाकी सगळ्याला मारत परमात्म्याचे प्रतिपादन करत नसून असं जडव दुःख हे जे त्याचे प्रतिनिधी धर्म जगतामध्ये आहे त्यांना उणेपणा आणणारे म्हणजे त्यांचे नाशक आहे नाटक म्हणजे त्याचे आवर्तक आहे त्या पदाना कळल्यामुळे ही पद आपल्या पावलानं ज्या पावलानं गेली त्याच पावलानं मागे परत वाणी पण परतते आणि मन पण परत किंवा वाणी ही मनासह परतली जाऊ शकली नाही परमात्मा हा शब्दाला दिसले नाही असे तिने अनेक ठिकाणी असं म्हटले तर त्याचे जे समाधान आहे ते उणे जर पडतात ते जर त्या परमेश्वर स्वरूपाचं प्रकाशन करू शकत नाही पदक करतात तरी काय आहे नाही का मूळ प्रश्न असा येतो कि कोर्टामध्ये किंवा प्रत्येक खात्यामध्ये हजारो माणसं काम करतात आणि विचारलं तर ते, <laughs> काया काया विचार का ते काय सांगतात की आमची आता कामं चालले ते म्हणजे एकोणसाठ सालाची चालले काम जर काय करायचं नेमून काय झालं काय त्याचं काम जर होत नसेल तर त्यांची नेमणूक कशासाठी हे जसं आम्ही त्याच पद्धतीने हे काय त्याला काय म्हणजे शब्द काय करतात हे जे शब्दाला विषय होतात ते सगळे जड असल्या कारणाने उत्पत्ती विनाशील आहे म्हणून त्या पदांच्या ठिकाणी पदार्थांच्या ठिकाणी आत्ता सांगतो त्याप्रमाणे सदत्व वगैरे नाही त्यानंतर विषय करण्याकर दुःख यांची निवृत्ती झाली असतात परमात्म्याच्या ठिकाणी सच्चनारंग जी पदे उणी होऊन ती पद पण आपण स्वतः उणी होतात म्हणजे अन्यांची व्यावृत्ती करता व स्वत निवृत्त होतात म्हणून शब्दाला प्रामाणिक असं म्हणे कारण त्यांचं काम संपलं की ते स्वतःही निवृत्त होतात की या शब्दांच खरं वैभव आहे आणि दुसरं शिल्लक राहत नाही परमात्मा सत्यनारायण काय तीन बदल सत्यदान स्वरूपाच्या ठिकाणी प्रवृत्त का होत नाहीत ही मनात मनुष्याच्या जर शंका निराश करतात त्याच्याविषयी उत्तराद्वारे दृष्टांत सांगतात ज्याप्रमाणे म्हटलं की दुसऱ्याचं नाशकाय कळत ते स्वतःचा नाशक आहे कळत परंतु विषरूप विष शब्द विषाला द्वेष घालून मारा काय शक्य आहे आपण कधी शक्य नाही ते अन्याला घालून मारा हे ठीक आहे त्याप्रमाणे हे सच्यदारंदाची पद दुसऱ्यांची निवृत्ती करतात आणि स्वतः स्वतः आपण निवृत्त होतात त्याच अखंड hmm. hmm. hmm. एक रथ आहे त्याच्यामध्ये सत आणि आनंद यांच्यात भेद नाही बोलायला मात्र तीन पद असायला मात्र एकच परमेश्वर आहे असा या बोलण्याचा अर्थ आहे क्रांती काठिण्य कनकिंग कनक द्राव गुरी पियूक पिऊे सुवर्णत्व काय कांतीमा नसलेलं समर्थ नाही असलेलं इतकर नव्हे तर त्याही पुढे जाऊन सांगायचं त्याच्या ठिकाणी सुवर्णत्व जाती पण आहे म्हणून कांती आणखी कलक म्हणजे जाती आहे या तीन गोष्टी एकत्र आहेत आपल्याला असं विचारायचं सुवर्णत्व काढून कांती किंवा कांती काढून सुवर्णत्व किंवा सुवर्णत्व आणि कांती काढून काठीण्य हे जर तुम्ही करून दाखवत आकाल तर मग मात्र आम्ही सत्तेत आनंद ही पद वेगवेगळी आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या आरक्षाचं ते दर्शन करून देतात असं म्हणते काही लोक सोन्याकडे कांती रुपाने पाहतात कांतीने व्यवहार करतात काय समजत हो काय अगदी सोहळा थमोळा काय असं म्हणतात हे त्याच्या कांतीचा व्यवहार होतो कित्येक वेळा ताकसा वजनाचा व्यवहार दिसायला लहान पण वजन करा त्याच्या कठीणत्वाचा व्यवहार केला जातो आणि किती वेळा त्याचा मृदुतीचा विचार केला जातो सोनं इतकं मृदू असतं इतकं मोह असतं कि लोह्यासारखा असतं तसं वापत आणि हे तीन मिळून जसं एक सोन सोनं व्हावं त्याप्रमाणे किंवा दुसऱ्या दृष्टांतर येतात निश्चयन जनत मी व्हावं नृटी येते ती वीज मिळण्या तुम्हाला दिसत नाही किंवा तसं करताही येत नाही किंवा अमृत घेतला तर ठिकाणी माधुरी आहे अमृत्रूप आहे आणि माधुरी असणं मग ह्या तीन पदार्थाला वेगळं करा मग अमृत हा पदार्थ शिल्लक राहतो अमृतात माधुर्य अमृत असण द्रवत्व आणि अमृता त्या ठिकाणी असलेलं शुभ्रत्व हे ते कर्कुरीखंडे कर्कृष्ट खंडे विचार कर्कुरी खंडाचा विचार केला सातराच्या वडीचा जर आपण विचार केला तर आपल्याला कुठेही असो तिथून काय दिसून त्या ठिकाणी सुद्धा एक सुगंध आहे तुकडू ग्रहरूप काय वाद आहे तिथे मला सांगता यायलाही एक प्रकारचा सुगंध आहे अमोल मार्धवत आहे मार्धव आहे अमोद आहे आणि तिथे या तिन्ही वेगवेगळं जर आपल्याला करायचं ठरवलं तर कापूर खंडातून कापराच्या घडीचे पुढे टी कापराची घडी कशी होते झाले अमृत हा शुभ्रता तिथेच महिला अनुभव येते असा अनुभव घेत नाही आपण असं विभाग करू शकत नाही विचार केला तर शुभ्रोत्व जिथे आहे तिथेच मृदुत्व आहे जिथे मृदुत्व आहे तिथेच आणि कर्मत्व आहे हे शुभ्रोत्व मृदुत्व आणि मकरंद या तीन गोष्टी जसा एकत्र आहेत का कि आणि मकरंद म्हणजे खंड ही तिन्ही एक वाक्यता आहे एक आहे या तिन्हीचं प्रमाण अधिकरण्य त्याप्रमाणे आनंद आद या पदांचं सामान माझे करण्यात आले एकाच प्रस्तुती आणि सोला आहे सत्ताधी त्याप्रमाणे सत्ताधी आहेत असं आपण बनला डॉक्टर करण्याच्या ठिकाणी एक सामान्य वृष्टांत किंवा अमृताचा वृष्टांत किंवा सेनाचा वृष्टांत वृष्टांत जर आपण घेतले तर तिने वृत्तांत धर्म सांगून धर्मानुसार एकच पदार्थ जो साठावा आणि त्याच पद्धतीने विचार केला असताना स्वातमी पुढे पाहायच्या ठिकाणी मात्र पुढे पाहाय ठिकाणी तर आनंद ही तिन्ही पदर आणि प्रवृत्त होतात आणि तिन्ही पदर प्रवृत्त होऊन तीन पदाने तीन धर्म सांगितलेले नसून तीन पदाने एक परमात्म्याला याप्रमाणे समजायला तीनपणा निर्माण होते ते तो त्याच्या निर्माण होतो काय होत नाही सोबत सुगत आनंदत्व आता धर्मधर्मीराव तिथे निर्माण होतो असाही अर्पण केला जातो त्या असा अर्ज केला आहे तीन धर्म धर्म भाव आहे म्हणजे सर्व धर्माने धर्माने आनंदाचे धर्माने एका ब्रह्माच्या ठिकाणी तीन ब्रह्म राहतात या तीन धर्माने युक्त असं ब्रह्म आहे म्हणून त्याच्या ठिकाणी सर्वच भेद आहे असं सांगण्यासाठी या तीन पदांची प्रवृत्ती नाही म्हणजे हे तीन पद अपर्जन दुःखांची प्रतियोगी असल्याप्रमाणे त्या मुख्य आवडत आहे आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी असं सांगण्यात या पदांचं तात्पर्य आहे धर्मधर्मी भाव सांगण्यामध्ये या पदांचं तात्पर्य नाही कारण धर्मधर्मी भाव जरी त्या परमेश्वराच्या ठिकाणी निर्माण झाला तरी तेही एक प्रकारचा विशेष असतो आणि विशेष कोरोना असल्या कारणाने परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी म्हणा यावरती ही तीन पद प्रवृत्त होताना तीन पद तीन प्रकारची प्रवृत्ती आपण विचार करा त्याचा वाटा आहे कुटुंब आहे आणि आनंद आहे टाळला पाहिजे नाही तर त्यांची पुनवृत्ती टाळण्यासाठी जर तुम्ही त्यांना भिन्नभिन्न प्रवृत्ती निमित्त मानली तर कर्मेश्वराच्या ठिकाणी प्रवर्ग तुम्हाला मानणार निर्णय नाही कभी ना तटस्थ लक्षण जगत कारणवादी सत्य संकल्प है स्वरूपतर्गत स्वरूपगत स्वरूपभूत त्याच्या ठिकाणी सदा असणार अंगभूत हे लक्षण असल्या या लक्षणावर आणि श्रुतीने विशेषत्वाने भर आहे लक्षण अत्यंत तीन पणाने तीन पणा त्या परमेश्वर स्वरूपात निर्माण होतो काय अशी माणसाच्या मन मनात शंका निर्माण होते त्याचा उत्तर दिसतात त्याच्यासाठी वेगवेगळ्या रीतीने दोन दृष्टांत दिले आहे एक दृष्टांत दिलाय विशाखा आणि एक दृष्टांत दिलाय कापुरा कापुराचा का दृष्टांत दिल्यास काय वैशिष्ट्य आहे कापुरामध्ये शुभ्रता ती जोड्याला दिसते त्यांचा त्या मनाचा संबंध असेल तीन इंद्रिया तीन ज्ञानेंद्रियानी तीन संबंधानी त्या कापुराच्या ठिकाणी असलेल्या तीन धर्मांचं ज्ञान होऊ नाही का पदार्था मे ज्यादा अंश अंशी भाव निर्माण होना मऊपना उजाड़पना शुभ्रपना परिमक गोषी मिल कापूर सत आनंद आदमी मिले परम है, है। तीन पद तीनपण निर्माण होना ही तीनपण सल्पू शक नहीं इतकं हे अभेद्य स्वरूपाचं एकजिनिष्ठ स्वरूपाच किंवा अखंड एक रथ स्वरूपाचं असं आपण स्वरूप आहे ब्रह्म स्वरूप आहे असं सांगितलं दुसरी गोष्ट त्या परमेश्वर स्वरूपाच्या थिक ठिकाणी व्यावृत्ती करायला मात्र समर्थ आहे आणि अन्नची व्यावृत्ती करून ती ही ती ले पद म्हणतात त्या तीन पदानी तिघांची व्यावृत्ती करून जस स्वत स्वत मारक ठरत नहीं विघातर अगर सच्ची आनंद आज स्वरूपगत लक्षण स्वरूप तीन पद ही स्वरूप करू शाने विकार निर्माण करू शीन पदा ने तीन स्वरूप ज्ञान कर स्वरूपगतरूपूत लक्षण्रम्मा एक अपने स्वत बिघाट हो पदमेश्वर स्वरूप एकत्रिघाड़ू शकत नहीं हेता दृष्टांत दृष्टांत जर बार मनसा ध्यान आला सच्चनंदी पद अन्नची काय आवर्तक आहेत आणि ब्रम्ह स्वरूपाचे एकत्वाला काही नाहीत आणि तीन पदानेच ज्ञान होऊन तीन पण का निर्माण होत नाही या दोन्ही निरसन व्हावं अशी योजना महाराजांनी केलेली आहे आता हीच गोष्ट पुढे आज ओघ्याने हो दृष्टांतपूर्व शंका <सथ> तीन पद सच्चित सुख ही पद हो ही वास्तविकता परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी प्रवृत्त होताना ही लक्षण प्रवृत्त झाली ते परब्रह्माच आत्म्याचं स्वरूप जरी झालं तरी वास्तविकता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लक्ष लक्षण भाव वा धर्मधर्मी भाव निर्माण होत हा कल्पित लक्ष लक्षण भाव किंवा धर्मधर्मी भाव मानलेला आहे कल्पित लक्ष लक्ष भाव लक्षण भाव ूपामध्ये तीन प्रकारे अंश निर्माण करू शकत नाही ही पण गोष्ट त्याच्यामध्ये ध्यानात ठेवली पाहिजे आणि त्या निर्बि निर्पेक्ष स्वरूपाच्या ठिकाणी सर्व पद जड आणि दुःख यांची व्यावृत्ती करून सचित आणि आनंद ही पद त्या स्वरूपाच्या ठिकाणी सदाचित विलीन होतात आणि किवळ महाराजांचा ही तीन पद ज्यावेळी चालतात सच्चिना सच्चिदानंदाने तीन पद चालतात म्हणजे चालून ही त्या तिन्हीची व्यावृत्ती करतात व तिने व्यावृत्ती करून स्वतः पदाच्या सर्व पद सर्वांची व्यावृत्ती करून आनंद पर्यवसायी होतात सगळी पद आनंद पर्यवसायी होणं ब्ञानामध्ये सर आणि या दोन्ही ना ग्रहण करणारी वृत्ती म्हणजे ज्याला जाणीव असं म्हणता येईल ज्याला स्फुरण असं म्हणता येईल आत्मस्वरूप विषय असल्या कारणाने त्याला परस्फुरण म्हणता येईल फारसं परस्फुरण म्हणता येईल फारस अगदी अतिशय पवित्र अंतकरणाचा माणूस की ज्याच्या पवित्रतेच्या पुढे फक्त ब्रह्मचा जा या परमेश्वर स्वरूप मध्य सच्चिद आनंदादी पद अवता आनंद आनंद शिल्लक हाथ ब्रह्मत्मे स्वरूप साक्षात्कार स्वरूप है सच्चीदा आनंदादी पद अवत्ती तरीत तालत अपने स्वृत्त हो जाएगा आनंद मात्रा होता तो आनंद मात्र साक्षात्कार आनंदा देरी आनंद तरंग आनंदा अंग आनंद अंगा आनंद है भोग निरपेक्ष आनंद है जाने वर्गित आनंद अंतरिया थारा आनंदा कृपा मन नए जानंद तुकाराम महाराजांनी आता स्पष्ट खुलासा केलाय की तुम्हाला म्हणून माझ्या चित्रामध्ये जाणीव घेत नाही यायला तयार नाही ती जाणीव आता सांगितल्याप्रमाणे स्वरूप असलेल्या ग्रहण करणारी ही वृत्ती निर्माण होत नाही इतकी दिवस जाणीव कधीही निर्माण होत नाही स्थिती निर्माण झाली अंतर या सारा आता जे आनंद शिल्लक राहिलाय उर्वरित राहिलाय ही आहे साक्षातकाराची अंतिम विचारील किंवा परम परमार्थाचा मुख्य वर्म काय हे वर्म शेवटी तो आनंद करीत निवृत्ती म्हणजे वृत्ती रहीत त्याचा तो स्वामी राहील म्हणजे अमलस्त दशेचा वृत्ती रहित दशेचा तो स्वामी राहील म्हणून निवृत्ती राजवृत्त म्हणजे वृत्ती रहित अशा अवस्थेचा त्या ब्रह्मचेचा तो राज म्हणजे राजाही किंवा त्याने शोभणारा तो कारण का त्यावेळी आनंद आहे कोण अंगातील आनंद आहे कोण कृत्य आनंद आहे कोण भोग निर्देश आनंद आहे पण तिथे कोणत्याही जाणीवचा संबंध नाही आनंदी नाही अशा प्रकारचा तो आनंद आहे आता आनंद उर्वरित राहणं हे मुख्य परमार्फातलं साक्षातकाराचं स्वरूपात पुढे जर म्हणू लागला की व्यवहारात सुद्धा आपण पाहतो की एम एच झालेली आहे पण सुशिक्षित बेकारांच्या यादीमध्ये आहे सुशिक्षित म्हणजे त्याला अस्तित्व आहे त्याला ज्ञान आहे पण त्याच्या अस्तित्वाचा व त्याच्या जाणीवेच्या आनंदामुळे प्रयोग होत नाही आनंद परिवर्तिक अस्तित्व बेकार आहे असं त्या म्हणण्यात तात्पर्य त्या जो ग्रंथ जाणीव आहे स्वरूपाची व्यक्तिगत स्वरूपाची असो अगर सर्व ब्रह्माच्या स्वरूपाची सर्वगत स्वरूपाची असो पूर्ण जाणीव आहे शिल्लक पण त्याचा आनंद होत नाही समजावं की हा सुशिक्षित परमार्थातला बेकार आहे परमार्थातली सुशिक्षित देता ती सुद्धा होणार आहे आणि माझ्यापेक्षा निमंत्र्यांना सांगा असं स्वच्छ की जगामध्ये दोन प्रकारचे आधुनिक विद्या व्यवस्थितांचं सुशिक्षित देणारा संकट आणि त्याच्यापेक्षा भयंकर संकट जर कोणता असेल तर परमार्थातल्या अर्ध्या अडकून जाण्याचे उभे होणारे जे सुशिक्षित आहेत आणि जे पार साक्षात असं तुम्ही गुरुजी असं स्पष्ट म्हणत असतात माझा तो अधिकार नाही पण काही वेळ शब्द त्यांचे घेऊन थोडासा बदल करून आपल्या पुढे सांगतो गुरुजी म्हणत असा दाखव करणारे माणसात शब्द शेंडी यावं एवढा माझा उच्चारायचा अधिकार नसल्यामुळे फक्त तुम्हाला त्यातलं स्वरूप लक्षात शेंड लिंबडे त्या स्वरूप विषयाचं जे स्वरूप आहे त्यात मग नाव अर्थ सामर्थ्य त्यांच्या वेळेला चार पैसे त्यांना मिळतात तेही त्यांच्या लायटीचे नाही त्या पैशा सारखं त्यांना रूप नाही पैशा सारखं त्यांना बुद्धी नाही त्या पैशा सारखं त्यांचं ज्ञान नाही त्या पैशाला साजेचं त्यांचं वागणं आचार नाही ते नीट जेवायला नीट बसू शकत नाही त्यांचं भोजन सुद्धा त्यांच्या संपत्तीला साजेच नाही आहे तिथल्या अशुद्ध आचाराचे अशुद्ध विचाराचे अशुद्ध काळे कुडकुडी नाकाचा पत्ताने मुखाचा पत्ताने रंगाचा नाही कष्टाचा नाही पण वैभव त्याच्यात भाग्या नाही मिळाल्या भाग्याचे मी भरते उद्योगाचे मी नसे संपत्ती जाता पैसे घरिघे केवळ एवढा एका बळावर तो लाल दादरा हा त्याचं ऐश्वर काही नाही फक्त पैसा आहे बाकी पैसाला सोडण्यासारखं सुद्धा नाही परमार्थ व्यवहाराला सोडण्यासारखं पुढे नाही पैसा आहे ब्रह्मदेवाचा ऐश्वर कमी पडत इतकं नव्हे तर मानस आनंदाच्या पेक्षा कितीतरी पराार्ध पटीने जो आनंद मोठा आहे ज्यामध्ये भोग निरपेक्षक आहे नाही असल्या प्रकारचा जर मनुष्याला खरोखरी ब्रह्मानंद झाला तर त्या माणसाने त्याच्या मनाने किती आनंदित राहा असं गणित करत नाही यस्त द्रजाबाबून होणाऱ्या आनंदात त्याला न साजेच सगळं आपणही जर तो लाल दादरा करारखा असेल तर अनंत पटीच्या आनंदाच्या पोटी करून आनंद आहे त्या आनंदाला साक्षातकाराला पाहुलेला ब्रह्मानंद ब्रह्मानंदामध्ये ताळी लागलेला माणूस किती आनंद असला पाहिजे त्याचं तुम्ही तिथे प्रेरणा शिकवण लागणे आणि त्या प्रेरणा शेटात काय उत्तर येते ते बघा तुम्हाला असं उत्तर येईल की त्याचा पाय ध्वनीवर हातात तो आदर चालला पाहिजे त्याला जोर दिसला नाही त्या आनंदामध्ये आनंदात जर माणसाला जोक दिसत नाही तर ब्रह्मानंदाच्या जोक दिसत आणि एवढा मोठा आनंद तुला मिळाला म्हणतो एवढं तू त्याच्याविषयी चिंतन करतो तुला त्या आनंदामध्ये फुटलेल्या गोहरीसारखं कसं रे तुझं तोंड असं गुरु गुरुजी म्हणत होत त्यांचा छंद फुटलेली गोहरी अशा प्रकारे तुझ्या तोंड म्हणायचं तुकाराम महाराजांचा पण आनंद बर का कारण आनंद आनंद असतात आनंद असलाच पाहिजे तो म्हणजे हा आनंद पुरवणीत राहणं आनंद स्थिती राहणं तिथे जाणीव नाही तिथे वृत्ती नाही ते कोणत्याही स्वरूपाची वृत्ती नाही आता ते एवढा आनंद म्हणजे उर्वरित अंश राहणं आनंदमय साक्षात सदत्व आहे तिथे चिजतवाय चिदतवाय तिथेच सदत्व आहे पण जर तो आनंद उर्वरित राहिला नसेल त्या आनंदा बरोबर जाणीव असेल त्या जाणीवे बरोबर जर धोळे असेल तर समजावं की याला अजून साक्षात्कार झालेला नाही याला म्हणजे आपल्याला म्हणजे ज्यावेळी आपल्याला खरोखरी असा आनंद होईल त्यावेळी आपण असं खास समजा की आपल्याला खरा साक्षात्कार आता झालाय ब्रह्मात्मक साक्षात्कार हा आनंदमयच असतो ह्याच्यात कधी भेद नाही घ्या तुला असं विचारायचं कारण नाही एकच आहे तेव्हा आम्हाला जाऊच नाही त्याचा अर्थ झाला नाही असं तुम्ही समजा आपलं तुम्ही प्रशिक्षित प्रशिक्षित नेकार आहे बरोबर आहे शब्दाने चांगल्या रीतीने सांगू शकतो संप्रदायपूर्वक त्याने अध्ययन केलंय ज्याला पदार्थ ज्ञानपूर्वक वाक्यार्थ ज्ञान झालेला आहे समन्वयपूर्वक बोलू सकते समन्वयपूर्वक तो अर्थाच प्रतिपादन करू शो एक आनंद परिवार का ही ज्ञान देता है समस्या क्या माना आनंद तो आहोत्साह एवढं मी ब्रह्मज्ञान सांगतो एवढी मला लोकमान येतात एकंदर स्थिती मला आहे तर मला आनंद काय तुझं तुझे विचार करते आम्ही सांगू शकत मानते की आनंद ही तिन्ही पदाला जागृती करतात अन्न्यांच्या आकडक दुःखाची जावृत्ती करतात आणि सगळ्यांची जागृती करून शेवटी एका आनंदात ते परिवर्तित होतात काय आणि ती परी तिणी आनंद केली जेणे येणे आनंदी तिही उणे केली हा आनंद असा आहे की तिन्ही आनंद शब्दान आनंद पदाची पण आवृत्ती सांगितले होते आनंदात होतात आनंद मय मय नाम स्वरूप मय प्रत्येक इथे स्वरूप वाटत आहे केवळ आनंद स्वरूपात ही सगळे विरेन होतात आनंद मात्र उन्वरित राहणं हे साक्षात्काराचं मुक्त स्वरूप आहे आणि तरीही आता विचारायचं कारण नाही म्हणजे मला विचारण्याकरता तुमच्या मनाला त्याच्याकडे विचारायचं कारण नाही कि वा चिंत जीव जाईल तो पर्यंत वातावर कडवावे इतके आम्ही चिंतन करू कर नये हे जरी खरं आहे इतकं आम्ही करतोय आपण आनंद कसा होत नाही आमचे का जात नाही आणि एक जगात हे सगळ्यात मोठे संकटा महाराज असं म्हणत असत की कलियुगाची सुरुवात महाराजांच्या पसून होईल कलियुग सगळं आमच्याबरोबर महाराज लोकांना तो भ्रष्ट करेल त्याचा अर्थ हा जे सुशिक्षित देता परमार्थात संखा फार होईल तेव्हा ही सुशिक्षित विकारी निवृत्त व्हावी असं वाटत असेल तर तिन्ही पद व्यावृत्त आणि हस्तदा त्यांची व्यावृत्ती करून स्वतः निवृत्त झाली पाहिजेत असं आनंदमय स्वरूप शिल्लक राहणं हे साक्षात्कार स्वरूप आहे हाच निर्गुण साक्षात्कार म्हणा दुर्गुण साक्षात किंवा आत्मसाक्षात श्रोती ख आनंद पदे वसाई होऊन केवळ आनंद मात्र ऋर्ण आनंदाची ждthi... सुद्धा आनंद पदे व त्याची वाच्यता नाही जशी सचची वाच्यता नाही जशी चिरची वाच्यता नाही त्याप्रमाणे आनंद पदाची वाच्यताचा आनंद नाही आनंद हा अंगभूत आनंद आहे हा अंगातलेला आनंद आहे हा आनंद भोग निर्देश आनंद आहे हा आनंद स्वृटी वीण असलेला आनंद आहे आणि त्या आनंदामध्ये जड दुःखाचा संबंध नाही सत्तापेक्षा स्वच्छता आनंदाची कोणाचाही त्याच्यामध्ये संबंध नाही हीच खरी आणि अंतिम स्थिती आहे असं राहणं ही आनंदाची साक्षात्काराची अत्युच्च कोटीची स्थिती आहे असं ज्ञानेश्वर माउली या योगीत राजू या की तिन्ही आनंद एके आनंद या एका आनंदाने तिन्ही पदाना व्यावृत्ती करून एकमात्र एक मात्र एकमात्र परब्रम्ह होतो असंच प्रतिपादन केलं आहे ब्रह्मामध्ये अंश अंशी भाव करता येत नाही अंश अंशी भाव कल्पिताही येत नाही म्हणून अंश अंशी भावाची त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी स्थिती आपण कल्पनेनेही मानू शकत नाही असं निर्विकल्प स्वरूपाचं जे ब्रम्ह स्वरूप आहे आनंद स्वरूप आहे ते आनंदमय का हा साक्षात्कार आहे संपूर्ण अनुभवामृतात सत्ता सुटी सत्ता अमृती त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज असं आपल्याला सांगतात ही तीन पदश्रुतीने का वापरली